वाल्मिकिरामायण किशकिंधाखांड सर्व सेचाळीसावा ते वानरश्रेष्ठ गेल्यानंतर रामाने सुग्रीवाला विचारले हे सारे पृथ्वी मंडळ तुला कसे काय मिळेल सुग्रीव नम्रपणे रामाला म्हणाला मी विस्ताराने तुला सर्व सांगतो ते माझे बोलणे ऐक जेव्हा जुंधुवी नावाच्या रान रेड्याच्या रूपात असलेल्या दानवाला विरोध करून वाली मलय पर्वताकडे त्याला पिटाईत गेला तेव्हा तो रेडा मलयाच्या गुहेत वाली तेथेही त्याला मारण्याच्या हेतून शिल्ला, मला त्याने गुहेच्या दारावर करता ठेवले मी मोकाटपणे वर्ष उलटले तरी वाली बाहेर पडला नाही पुढे रक्ताच्या लोंढ्याने ते बीळ भरले ते बघून मी आश्चर्यचकित झालो आणि भावाच्या शोकाने व्यथित झालो मग थोरला भाऊ मारला गेला हे उघड दिसत आहे असे समजून मी पर्वतासारखी प्रचंड शिळा बिळाच्या दारावर लावली तो रेडा बाहेर पडू न शकल्याने जीवित विषयी थोरांच्या सह दुःख विसरून मी राहू लागलो पुढे वानरश्रेष्ठ वाली त्याला मारून आला तेव्हा मी त्याच्या बळाचे श्रेष्ठत्व मनात आणून भयाचा पगडा बसून त्याला राज्य परत दिले वाली मनात अतिशय दुखावला जाऊन आणि दुष्टपणा धरून मला मारण्याची इच्छा करू लागला मी माझ्या सचिवांना घेऊन धावत होतो आणि वाली मला पुढे पुढे पिटाळत होता मग मागे वाली लागलेल्या अशा अवस्थेत मी विविध नद्या वने नगरे दृष्टीस पडत असता पुढे धावत होतो त्यावेळी पृथ्वी मला आरशाच्या पृष्ठभागासारखी कोलीत गरगर फिरवताना चक्र निर्माण होते तशी किंवा गायीचे पाऊल उमटलेले दिसावे तशी दिसली तिकडून पूर्व दिशेकडे गेल्यावर मला विविध प्रकारचे वृक्ष पर्वत रम्य नद्या नाना सरोवर तिकडे धातुनी पर्वत बहिला वाली मागे लागून पिटायत असतानाच मी धावत पळत एकदम परत, परत फिरून राजा त्या दिशेकडून दक्षिण दिशेला निघाले ती विंध्यावरच्या वृक्ष व्यापलेली आणि चंदनाच्या वृक्षाने शोभणारी होती झाडे आणि डोंगर यांच्यामध्ये वालीला पाहून दक्षिणेकडून पश्चिम दिशेकडे वालीने पळवून लावल्यामुळे गेलो तिकडे विविध देश आणि सूर्याचा अस्त होणारा श्रेष्ठ पर्वत पहार त्या अस्तगिरीवरून उत्तरेकडे धावलो तिकडे हिमवान मेरू उत्तर समुद्र घेतल्यानंतर जेव्हा वाली पिटाळीत राहिल्यामुळे कुठेही आश्रय मिळेला तेव्हा बुद्धिसंपन्न हनुमान म्हणाला आता मला राजन आठवते कि राज याला मागे मतंग ऋषींचा शाप मिळाला होता की या आश्रम परिसरात जर वाली आला तर त्याच्या डोक्याचे शतशहा तुकडे होते तेव्हा तेथे आपल्याला निर्धास्पणे सुखाने राहता येईल तेथे राजकुमारा ऋषमुख पर्वतावर आम्ही आलो तेथे वाली मतंगाच्या भयाने आला नाही राजन अशा रीतीने मी सारे पृथ्वी प्रत्यक्ष पाहिले आहे तेथून मी गुहेत आलो किशकिंधाकांडाचा सेहेचाळीसावा सर्ग समाप्त